ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी नव्वा अवधूतोपाख्यान कुरर ते भुंगा अशा सात गुरूंची कथा अवधूत मनाला माणसाला जी वस्तू आवडते तिचा साठा करणे त्याच्या दुखाला कारणीभूत ठरते हे ओळखून जो साठवण करीत नाही तो अपार आनंदाचा अनुभव घेतो मांसाचा तुकडा चोचीत धरलेल्या कुरर पक्षावर स्वतःजवळ मांस नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले त्याने मांसाचा तुकडा फेकून दिला तेव्हा तो सुखी झाला ज्याप्रमाणे बालक स्वतशीच रमान होते त्याला कोणतीही काळजी नसते त्याचप्रमाणे मी सुद्धा आत्मानंद मग्न असतो मान मिळो अपमान होऊ माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही घर परिवार यांचीही मला काळजी नाही जगात फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त आहेत एक म्हणजे आज्यान व काही काम न करणारे बालक किंवा गुणातीत हे दोघेही परम आनंदात मग्न असतात एके दिवशी कुण्या कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले होते त्या दिवशी तिच्या घरातील लोक कुठेतरी बाहेर गेले होते म्हणून तिने स्वतःच त्यांचे आग्राथिथ्य करण्याचे ठरवले राजन त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एका कोपऱ्यात भात काढू लागली त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठ्याने वाजू लागल्या या आवाजावरून घरात धान्य नाही हे पाहुण्यांना कळले हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एक एक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या शेवटी दोन्ही हातामध्ये दोन बांगड्या राहू दिल्या ती पुन्हा भात कांडू लागली परंतु त्या दोन दोन ही जेव्हा आवाज करू लागल्या तेव्हा तिने आणखी एक बांगडी फोडून टाकली दोन्ही मनगटामध्ये जेव्हा एक एक बांगडी शिल्लक राहिली तेव्हा तो आवाज बंद झाला हे शत्रूंचे दमन करणाऱ्या त्यावेळी लोकव्यवहार जाणणाऱ्याच्या इच्छेने मी सुद्धा तिथे जाऊन पोचलो मी त्या प्रसंगातून हे शिकलो की जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो आणि जेव्हा दोघे जण राहतात तेव्हा सुद्धा गप्पा गोष्टी होतात म्हणून साधकाने कुमार या श्वास यांच्यावर विजयी मिळवून वैराग्य व अभ्यासाने आपले मन ताब्यात आणावे त्यानंतर सावधपणे ते एका लक्ष्यावर लावावे जेव्हा परमात्म्यामध्ये मन स्थिर होते तेव्हा ती हळूहळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकते होता होता सत्वगुण वाढून अरे त नाहीशी होतात अखेर जसे इंधन नसलेला अग्नि शांत होतो त्याप्रमाणे मन शांत होते अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्येच स्थिर होते तेव्हा त्याला आतबाहेर अशा कोणत्याही पदार्थांचे भान राहत नाही मी असे पाहिले होते की बाण तयार करणारा एक कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला होता की त्याच्याजवळूनच सैन्यासह राजाची स्वारी निघून गेली तरी त्याला त्या तिचा पत्ता लागला नाही म्हणून त्याच्याकडून एकाग्रता हा गुण शिकून घ्यावा मुनीने एकटेच राहावे राहण्याच्या ठिकाणाविषयी ममता नसावी सावध असावे एकांतात किंवा गुहेेत राहावी बाह्य वेशावरून स्वतःला कुणासमोर प्रकट करू नये आणि कमी बोलावे या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणे निरथक आहे उंदराने तयार केलेल्या वेळामध्ये साप आरामात राहतो आपल्या मायेने एका भगवंताने निर्माण केलेले हे विश्व कल्पाच्या शेवटी आपल्या कालशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून सर्वांना आपल्यात घेऊन स्वतःच्याच आधारावर ते एकमेवा अद्वितीय भोवून राहिले प्रकृती आणि पुरुष या दोघंचे नियामक असलेले तेच आदिपुरुष जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्याने या सत्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात तेव्हा सर्व कार्यकारणांचे परमकारण असे ते एकटेच असतात ते, ते, ते केवळ अनुभवस्वरूप व आनंदाचा पुंज आहेत तिथे प्रकृतीची कोणतीही उपाधी नाही केवळ आपल्या सामर्थ्यानेच ते आपल्या त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात हे शत्रू शोधणार त्या मायेद्वारे ते सर्वप्रथम सूत्राची म्हणजेच क्रियाशक्ती प्रधान महत्त्वाची निर्मिती करतात ते सूत्रच तीन गुणांचे कार्य आहे ते तेच साऱ्या विश्वाची अहंकाराद्वारा निर्मिती करते त्यामध्ये हे सगळे विश्व आतबाहेर व्यापलेले आहे त्याच्यामुळेच मनुष्य जन्म चक्रात फिरत राहतो ज्याप्रमाणे कोळी कीटक आपल्या हृदयातून तोंडाच्या द्वारे तंतू बाहेर काढून जाळे पसरतो त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गिळून टाकतो त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्यापासूनच या जगाची उत्पत्ती करतात जीवरूपाने त्यामध्ये विहार करतात आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतात जर एखादा स्नेहाने द्वेषाने किंवा भीतीने सुद्धा बुद्धिपूर्वक आपले मन एखाद्या ठिकाणी केंद्रित करेल तर त्याला त्या वस्तूचे स्वरूप प्राप्त होते कुंभारमाशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवरील मातीच्या घरात बंदिस्त करून टाकते बाहेरून वारंवार येऊन त्याला भूगू करून घाबरवते तिच्या भीतीने तिचेच चिंतन करीत करीत तो आपल्या पहिल्या शरीराचा त्याग न करताही तिच्यासारखाच होतो याप्रमाणे कोणत्याही प्रकारे का होईना परमात्म्याचे सतत चिंतन केल्याने मनुष्यसुद्धा परमात्म्याला प्राप्त करतो परमात्म्यासारखाच होतो हे ज्ञान त्या किड्याकडून घ्यावे राजन अशा प्रकारे मी इतक्या गुरुकडून हे ज्ञान घेतले आता मी आपल्या शरीराकडून जे शिकलो ते तुला सांगतो ते नीट ऐक माझा जो हा देह आहे तो सुद्धा माझा गुरुच आहे हा मला वैराग्याने विवेकाचा उपदेश करतो याला जन्म व मरण असल्यामुळे याच्या पाठीशी दुःख सततचे लागलेलेच आहे या देहामुळेच मी तत्वचिंतन करत असलो तरी हा देह हिस प्राणी अग्नी इत्यादी दुसऱ्यांचाच आहे असा निश्चय करून या देहाची आसक्ती सोडून मी वागत असतो जो मनुष्य पत्नी पुत्र धनदौलत पशु सेवक घर आपतेष्ट यांची वाढ करीत त्यांच्याकडून ज्या देहाला सुख मिळेल अशी इच्छा बाळगून त्यांचे पालनपोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो तोच देहशेवटी बी निर्माण करून झाडाने नष्ट व्हावी त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करून मृत्यूला कवटाळतो जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा चौथी पत्न्या आपापल्याकडे ओढून त्याला सतावतात त्याचप्रमाणे देहाभिमानी जीवाला एकीकडे त्याची रचना खाद्यपदार्थाकडे ओढते तर कधी ताण सतावते कधी एकीकडे जननिंद्रिय व्याकुळ करते तर दुसरीकडे त्वचा पोट कान हे आपापल्या आप विषयाकडे खेचून घेतात कधी नाक सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी आकर्षित करतात कधी कर्मेंद्रिय आपापल्या आप विषयाकडे ओढतात भगवंतानी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या झाडे सरपटणारे प्राणी पशू पक्षी दास माशी अशा अनेक प्रकारच्या योजने निर्माण केल्या परंतु त्यापासून त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा मनुष्य शरीराची निर्मिती केली भ्रमाचा साक्षात्कार करून घेऊ शकणाऱ्या बुद्धीने युक्त अशा याची रचना केल्यावर त्यांना आनंद झाला अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्य शरीर पुष्कळ जन्मानंतर मिळालेले आहे याच्यामुळे परम पुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे हे जाणून जोपर्यंत मृत्यूने त्याला आपल्या क्रवेत घेतले नाही तोपर्यंतच शहाण्याने तात्काळ आपल्या परमकल्याणासाठी प्रयत्न करावेत कारण विषयभोग भोगतर सर्वत्र मिळतातच ते नरकात सुद्धा असतात अशा प्रकारे मला वैराग्य प्राप्त झाली अंतकरणामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला त्यामुळे मी अहंकार व आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरतो आहे म्हणून एकाच गुरुकडून पुष्कळ ज्ञान मिळाले तरी ते उत्तम ठसत नाही कारण एकाच अदितीय अशा भ्रमाबद्दल ऋषीनी अनेक प्रकारे वर्णन केले गेले आहे श्रीकृष्ण म्हणाले धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रयानी राजा यदूला असा उपदेश केला यदूनेही त्यांना वंदन करून प्रार्थना केली नंतर प्रसन्न प्रसन्नचितांनी आपल्या इच्छेनुसार तेथून निघून गेले आमच्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वजी असलेल्या यदूनी अवधूतांचे हे म्हणणे ऐकून सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले या ठिकाणी नववा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू